वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग शहाल्यानंतर महा तेजस्वी ऋषीना बवून आणले जाबाली काश्यप विश्वामित्र दीर्घतमा महातपस्वी दुर्वास पुलच्छ शक्ती भार्गव वामन दीर्घायू मार्कंडय महायशस्वी मौद्गल्य गर्ग चवन धर्मवेता शतानंद तेज भरद्वाज प्रभासपन्न अग्निपुत्र नारद पर्वत महायशस्वी गौतम हे आणि इतरही पुष्कळ व्रतनिष्ठ मुनी कुतुहलपूर्वक सर्वजण आले तसेच महावीरशाली राक्षस महाबलवान वानर क्षत्रिय शूद्र वैश्य असे महात्मे सहस्रांच्या संख्येने आज कुतूहल मनात धरून जमले नाना देशात गेलेले व्रतधारी ब्राह्मण सीताशक्तीचा प्रसंग पाहण्याकरता सगळे एकत्र आले तो सारा जनसमुदाय तटस्थ होऊन बसला आहे हे ऐकल्यावर मुनीवरून ऋषी पाठीमागून सीता खाली मान घालून आणि आले। ती सदगतीत झाली होती ब्रम्ह देवांच्या मागून श्रुती जावी तशी सीतेला वाल्मिकींच्या मागून येताना पाहून तिच्या प्रशंसा पर घोष होऊ लागला त्यावेळी दुःखमय वाटणाऱ्या फार मोठ्या शोकाने व्याकुळ झालेल्या सर्वांच्या तोंडून धन्य धन्य असे उद्गार निघू लागले कोणी म्हणाले रामा धन्यस कोणी म्हणाले सीते असे इतर त्या जनसमुदायाेष्ठांनी प्रवेश केला आणि मी सीतेसह वाल्मिकी आलो आहे असे रामाला सांगितले दाशर्थे ही व्रतधारी धर्मचारिणी सीता ही लोकांचा अपवाद ऐकून माझ्या आश्रमाच्या जवळ टाकली गेली महाव्रती रामा लोकापवादाला भ्यालेल्या तुला सीता आपल्या शुद्धतेचा प्रत्यय देणार आहे तिला तू अनुज्ञा द्यावीस हे दोघे जानकीचे पुत्र आहेत दोघे जुळे जन्माला आले आहेत हे दुर्दशेच आहेत हे मी सत्य तुला सांगत आहे राघवनंदना मी प्रचेतसाचा प्रचे दहावा पुत्र आहे मी कधी अंधृत बोलल्याचे मला आठवत नाही म्हणून सांगतो की हे दोघे तुझेच पुत्र आहेत पुष्कळ सहस्त्र वर्षेपर्यंत मी तपश्चर्या केलेली आहे जर ही मैथिली दूषित असेल तर त्या तपश्चर्याचे फळ मला न मिळव मनाने वाचे कर्माने मी पूर्वी कधीही पाप केले नाही जर मैथिली पापविरहित असेल तरच मला त्याचे फळ मिळावे पाच इंद्रिये पृथ्वी पाच मृतय आणि सहावे माझे मन यांना स्मरून विचार करून शीताश्रद्धा आहे हे जाणून मी वनातल्या ओढ्याजवळ स्वीकार केला ही शुद्धाचरणी आहे निष्पाप आहे पती हाच तिचा देव आहे लोकापवादाला भ्या प्रत्यय देईल म्हणून राजकुमार हे जाणत असताना सुद्धा तू लोकापवादामुळे मन कलुषित होऊन तिला टाकलेस तिचा भाव राजपुत्रा शुद्ध आहे माझ्या दिव्य दृष्टीने तिला मी पाहिलेलं आहे उत्तरकांडाचा शहाण्णव सर्ग समाप्त